पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे वारसा कल्पनेचा सुनीताची कौटुंबिक पार्श्वभूमी सुनीताचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीशे पासष्टला अमेरिकेतील ओहा आयोज स्टेटमधील युक्लिड गावी झाला तिचे गाव मात्र ती मॅसेच्युसिट्समधील निडहॅम हे सांगते कारण त्या ठिकाणी तिचे बालपण गेले तिचे वडील दीपक पंड्या हे तिथे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आह ति भारतीय असून गुजरात राज्यातून आले आहेत तेथि त्यांचे बरसे नातेवाईक आह सुनीताची आई स्लोव्हेनिया या लहानशा दिशातून अमेरिकेत स्थायिक झाली आहा सुनीता जन्माने अमेरिकन नागरिक आह सुनीताचे शिक्षण सुनीताचे हायस्कूल शिक्षण नीट हॅमला झाले ते तिने एकोणीसशे मध्ये पूर्ण कल शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुनीताने अमेरिकेच्या नॅव्हल अकॅडमीमधून फिजिकल सायन्स या विषयातील पदवी घेतली एकोणीशे पंच्याण्णवमध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची एमएस ही पदवी तिने हस्तगत केली एकोणीसशे अठरामध्ये नासाने सुनीताची एस्ट्रोनेट प्रशिक्षणासाठी निवड केली सुनीताची आवड सुनीताचा विवाह मायकेल जे विल्यम्स यांच्याशी झाला त्यांना मूल बाळ नाही गॉर्बी नावाचा लॅब्राडो टेरियरपेट त्यांच्याकडे आहे त्यावर तिचे मुला प्रेम आहे तो तिचा लाडका आहे व त्याच्या लिलांनी त्यांच्या जीवनात भरघोस आनंद आला आह याशिवाय धावणे पोहणसायकलवर रॅप मारण सर्फिंग स्नो बोटिंग असे विविध प्रकारचंद तिला आह अंतराळाकड़ वाटचाल नॅव्हल स्टिडमी मधणीश सत्त्याऐंशीच्या महिन्यात तिला कमिशन मिळालोणीश एकोणनव्वद मध तिला नॅव्हल अॅवॅगर म्हणून नमिता आल हलिकॉप्टर कॅबॅट स्क्वॉड रान मध ती रुजू झाली तेथील ट्रेनिंग संपल्यानंतर हॅलिकॉप्टर स्कॉट रॅन आठ नॉर्फॉक व्हर्झिनिया धि तिला नियमित नोकरीत घ समुद्र लाल समुद्र व पर्शियन आघातात मदतकार्य करण्याच काम तिच्या टीमला दक्ष आ एकोणीश ब्याण्णव मध्य फ्लोरिडामध्ये हरी किन हंझावाती वादळ आल त्यावेळी नागरिकांना मदतकार्य म्हणून त्यांची टीम गेली होती या टीमची ती ऑफिसर इन्चार्ज होती सुनीताची नॅव्हल टेस्ट पायलट म्हणून जानेवारी एकोणीशे त्र्याण्णवला निवड झाली ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तिची स्कॉड रान सेफ्टी ऑफिसरच्या जागेवर निवड झाली या काळात तिन विमानविद्येचे प्रशिक्षण घेतले सायपान यासाठी निवडण्यात आल तुन अंतराळ यात्रेंच्या कार्यक्रमासाठी तिची निवड झाली अंतराळात जाण्याची तयारी तिला दोनशे तास विमान चालविण्याचा अनुभव आह एकूण निरनिळ्या प्रकारची तीस विमाने तिनं चालविली आहेत अंतराळ प्रवासासाठी नासाने जून एकोणीशे मध्ये तिची निवड कली ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णवला ती कामावर हजर झाली कामाची सुरुवात निरनिराळ्या प्रशिक्षणाने होते ठिकठिकाणी प्रवास वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगशाळांना भेटी व चर्चा शटल आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन याबाबत माहिती शरीरशास्त्रविषयक ज्ञान अशा विविध शासनांमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागते थोडक्यात अंतरायात्री म्हणून जे जे काम करावे लागेल ज्या समस्या निर्माण होतील त्यावर उपाय काय याचं सांगोपांग ज्ञान ट्रेनिना देण्यात येते अंतरिक्ष मोहिमेचा आवाखा खूप विस्तीर्ण आहे ती मिळण्यासाठी अतिशय कष्टांची आवश्यकता असते हे सर्व ताळून सुलाखून काढावी लागते, त्यात उत्साह दाखवावा लागतो त्याची आवड निर्माण व्हावी लागते, यातूनच तुमच्या कर्तृत्वाची पाहणी कली जाते व मगच तुम्हाला अंतरात पाठविण्याचा निर्णय घेतला जातो आंतरराष्ट्रीय स्पेस स्टिनमध रशियाचाही सहभाग आहे म्हणून सुनीताला रशियात पाठविण्यात आल तिथून परत आल्यावर रोबर्ट स्कूलमधि प्रशिक्षण झाल आकाश यात्रेंच्या शिक्षणात खूप विविधता असते समुद्र जंगल वाळवंट येथे अडकल्यास परस्थितीला कसे तोंड द्यावे हे शिकले जाते सुनीताने पाण्यात पन्नास फूट खोलवर असलेल्या मॉड्यूलमध्ये दहा दिवसांचा काळ व्यतीत कला अकरा डिसेंबर दोन रोजी सहकाऱ्यांबरोबर स्पेस स्टनची तिच्या शटलने डॉकींग कल तिन एकोणतीस तास सतरा मिनिटांचा स्पेस वॉक करून नवीन रेकॉर्ड कल आठवण कल्पनाची सुनीता विल्यम्सच्या अवकाश मोहिमे परत एकदा चावला कुटुंबात कल्पनाच्या आठवणी जिवंत झाल्या जेव्हा सुनीता अवकाशात गेली त्यावेळेस परत भारतीयांच्या चर्चेला उधाण आले मग ते सुनीताचे सामोसे खाणे असो कि गीता वाचणे तिच्या प्रत्येक हालचालीवर पारायने व्हायला लागली त्यावर कल्पनाच्या आकाशातील दुर्घटनेचे सावटे जाणवत असे परंतु या भारतीयांपैकी काही खास लोक होते ज्यांच्यासाठी कल्पना व सुनीता मधील हे केवळ खुसखुशीत बातमी नसून खूप काही होते ते लोक म्हणजे भारतातील कल्पनाचे कुटुंबीय कल्पनाही दुर्दैवी शोध मोहिमेचा एक भाग झाली होती सुनीताने कल्पनाच्या कुटुंबियांना युएस मध्ये उड्डाणाच्या क्षणी उपस्थिती देण्यासाठी निमंत्रित केले दिल्लीत राहणारी कल्पनाची वहिनी अंजली आपल्या मुलांसोबत फिरडता दा आली होती युएसहून बोलताना अंजली शांतपणे मान्य करत की उड्डाणाचे दृश्य पाहणे हा एक भावनाशील अनुभव होता अर्थातच तो भावनाशी नव्हता ती म्हणाली कित्येक आठवणींना उजाळा मिळाला थोडे थांबत ती म्हणते सुनीता खरंच एक हुशार मुलगी आहे ती आमच्यासोबत जवजव चार आठवडे होती जेव्हा मग ती थांबते कल्पनाच्या अकाली मृत्यूबद्दल बोलण्यासाठी शब्दांची जुळाजुळ करते पण तरीही तिच्यासाठी शटलची गुड्डाण पाहणे एक मोठा अनुभव होता विशेषतः तिच्या मुलांसाठी ते पहिल्या रात्रीची उड्डाण होते ती म्हणाली तो क्षण विलक्षण होता रात्रीला आकाशपूर्णपणे ते जाळून गेले मुलांना तर असे वाटले की त्यांनी यापेक्षा सुंदर अशी गोष्ट पाहिली नाही कल्पनाच्या स्मृतीमुळे अंजली किंवा भाऊ संजय चावला यह न सुनीता भावना वेगा जेव कल्पना अंतरासान आम्मी सर्व अन्न गजयला जो दिल्ली होता आमित कावगे घड़ू शक्ते खरे उत्तेजित कर सारखे आना नायक मन मी तिचास सहभागी अंजली मनते कर स्वप्न आते जीवना की जोखीमत कल्पना मृत पावली उड़डाणापूर्व सुनीता खूब उत्तेजित होती पर आम्ही काही खास विचार बोललो नाही ती आमच्या येण्याने खुश होती जेव्हा कल्पनाची दुर्दैवी घटना घडली तेव्हा सुनीता भारतात कुटुंब्यासोबत होती सुनीता आणि माझ्या बहिणीत खूप शक्य होते, संजय म्हणतो सुनीता ही कुठल्या प्रकारची व्यक्ती आहे हे बोलताना तो म्हणाला तिच्यात भारतीयांसारखे काहीच नाही ती युएसमध्ये ना जन्मली व तिथंच ती लहानाची मोठी झाली पण तिच्या मातापित्यांनी तिला दिलेली शिकवण ही निव्वळ भारतीय आहे आमी कधीच चिंतत नव्हतो कल्पनाच्या उड्डाणाच्या वेळी देखील आम्ही शांत होतो तेव्हा कुठेतरी आमच्या मनात हा विचार रिंगळत होता की हा प्रवास धोकादायक आहे म्हणूनच आम्ही नेहमी मनाची तयारी ठेवतो